स्खंड नववा अध्याय नरक कुंडाची माहिती यमधर्म म्हणाला जो शस्त्राने प्राण्याला तोडतो तो द्रव्य लोभाने माणसाला मारतो तो चौदा इंद्र होईपर्यंत असे पत्र नरकात पडतो त्याचे शरीर तलवारीच्या धारेने सोलतात पुढे तो शंभर जन्म मंथान पाणी होतो शंभर जन्म सुकर सात जन्म कोंबडा सात जन्म कोल्हा सात जन्म व्याघ्र तीन जन्म लांडगा सात जन्म बेडूक होतो यमदूत त्याला मारतात नंतर तो भारतात रेडा होतो गावे आणि नगरे दहन करणारा छिन्नांग होऊन तीन युगे क्षुरधार नकात पडतो नंतर तो प्रेत होतो सतत जळणाऱ्या मुखाने तो पृथ्वीवर हिंडत राहतो सात जन्म अमंगल प्राणी खातो सात जन्म तो पारवा होतो सात जन्म त्याच्या अंगावर कोड राहते दुसऱ्याची निंदा करणारा दुसऱ्याचे दोष काढणारा देव देवब्राह्मणांचा निंदक अशा पुरुषाला सुयांच्या अग्रानी टोचतात त्याला तीन युगे सुचीमुख नरकात राहावे लागते पुढे सात जन्मे विंचू आणि सर्प होऊन सात जन्म गोठ्यातील किडा सात जन्म भस्मातला किडा नंतर व्याधिनी युक्त असा मनुष्य होतो घरपुड्या करणारा गाई बकरी इत्यादींचे हरण करणारा गोकामुख नरकात पडतो तीन युगे तेथे यमदूत त्याला मारतात नंतर तो गाईच्या जन्माला जातो त्यानंतर तीन जन्म बकरा तीन जन्म मेंढा आणि दरिद्री जर्जर असा बैल तो सात जन्मापर्यंत होतो नंतर महारोगी मनुष्य होतो गाई बैल हत्ती घोडे वृक्ष यांची हिंसा करणारा तीन युगे गजदंश कुंडात पडतो तेथे त्याला हत्तीच्या दातानी मारतात पुढे तीन जन्म घोडा हत्ती होतो तो गाय आणि ब्लेंच योनीच जन्माला येतो जलपान करणाऱ्या गाईला जो, गाई जो त्रास देतो तो, तो गोमुखाकार नरकात पडतो तेथे एक मनमंतर ताप भोगतो नंतर दरिद्री महारोगीहून जन्माला येतो पुढे सात जन्म चांडाळ जातो गोहत्या ब्रह्महत्या करणारा अगम्य गमन करणारा स्त्री करणारा चौदा इंद्रपर्यंत कुंभीपाक नरकात पडतो यमदूत ताडन करून त्याचे चूर्ण करतात तो अग्नी आणि काटेयात पडतो तप्त तेला तप्त लोखंडा तप्त तांब्यात पडतो हजार जन्म गिधाड होतो शंभर जन्म सुकर सात जन्म कावळा सात जन्म सर्प होतो नंतर साठ हजार वर्षे किडा होऊन विष्ठेत राहतो नंतर बैल आणि नंतर दरिद्री मनुष्य होतो सावित्री म्हणाली शास्त्राने सांगितलेली विप्रहत्या गोहत्या कोणती अगम्य स्त्री कोणती तीर्थास स्नान करणारा ब्राह्मण कोणता ब्राह्मण कोणाला म्हणावे शूद्रांचा स्वयंपाकी वृषिली यांचे लक्षण सांगा धर्मराज म्हणाला हे सती श्रीकृष्णाची तसेच अन्य देवांच्या प्रतिमा शिवलिंग सूर्य, सूर्य, दुर्गा यांच्या ठाई जो भेदबुद्धी धरतो त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते विष्णू भक्त ब्राह्मण आणि पुरुष यांच्यात भेदभाव करणारा ब्राह्मणाचे पदतीर्थ शालिग्राम तीर्थ यात भेद करणारा शंकर आणि विष्णू यांच्या नैवेद्यात फरक जाणणारा ईश्वरांचा ईश्वर कारणांचे कारण सर्वांचे मूळ सर्वांचा अंतरात्मा हा अनेकात भासत असला तरी तो एकच आहे पण तो त्यात भेद मानतो त्या सर्वांना ब्रह्महत्या लागते वेदाने निरूपण केलेली देवपितर्यांची पूजा जो करत नाही निषिद्ध आचरण करणारा मंत्री उपासकांची निंदा करणारा देवांची निंदा करणारा तसेच सर्वश्रेष्ठ महादेवीची पूजा न करता निंदा करणारा त्यास ब्रम्हत्या लागते कृष्ण जन्माष्टमी रामनवमी शिवरात्री एकादशी रविवार ही व्रते न करणारा त्यास ब्रह्महत्या लागते आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या पादाचे तीन दिवस पृथ्वी रजस्वला असते म्हणून तिला अंबुवाची म्हणतात अशावेळी जो भूमी खणतो तसेच जला शौच जो करतो गुरु माता पिता साध्वी पुत्र कन्या यांना न पोसणारा पुत्रमुख न पाहणारा हरिभक्ती न करणारा हरीचा नैवेद्य न खाणारा नित्य विष्णू पूजा आणि पार्थिव लिंगाची पूजा न करणारा तो ब्रम्ह घातकी होय गोहत्येचे पाहूनही निवारण न करणारास गोहत्या लागते बैलावर बसणारा प्रतिदिनी गोहत्याच करीत असतो शूद्र अथवा पतिताच्या स्त्रीला वृषली म्हणतात तिच्या पतीकडून यज्ञ करणारा अग्नीवर पाय देणारा गाईला लता प्रहार करणारा पाय न धुता देवघरात जाणारा आणि भोजन करणारा कुंटनखाण्यात अन्नग्रहण करणारा न करणारा गो हत्या लागते पती आणि देव या विषयी भेद करणारी पतीस नित्य कटुभाषण करून ताडण करणारी त्या स्त्रीस गोहत्या लागते गाईचा मार्ग किल्ला या ठिकाणी शेते पेरणारा पुत्राने हत्या करूनही प्रायश्चितस विलंब करणारा देवपूजा उदक नैवेद्य पुष्पे अन्न यांचे उल्लंघन करणाराच गोहत्या लागते नकार देणारा खोटे बोलणारा फसवणारा देवद्वेषी गुरुद्वेषी देव आणि ब्राह्मण यांना नमस्कार न करणारा नमस्कार करणाऱ्यास आशीर्वाद न देणारा शिष्यांना विद्या न देणारा अशांना गोहत्या लाभते असे शास्त्राने सांगितले आहे आता योग्य स्त्रीची लक्षणे सांगतो वेदाज्ञेत जे सांगितले आहे त्याशिवाय इतर स्त्रिया अगम्य होत शूद्रास ब्राह्मण स्त्री ब्राह्मणास शूद्र स्त्री निंद आहे असा समागम झाल्यास ब्रह्महत्येचे पातक लागते दोघेही कुंभीपाक नारकात पडतात ब्राह्मणाने शूद्रपत्नी केल्यास अथवा शूद्राने ब्राह्मणपत्नी केल्यास ब्रह्महत्येचा दोष होतो तो चांडाळाहूनही हीण होतो त्याचे तर्पणसुद्धा मूत्राप्रमाणेच होय त्याने कोटी जन्मात साचवलेले पुण्यही नष्ट होते सुरापान करणारा विष्टा भोजन करणारा ऋषिली पती ब्राह्मण तप्तमुद्राने देहास डाग देणारा एकादशीस भोजन करणारा कुंभीपाक नारकात पडतो गुरुपत्नी राजपत्नी सापत्नमाता कन्या पुत्राची पत्नी सासू गरोदर स्त्री बहीण भावाची पत्नी मामी पितृमाता मातेची आई मातृभगिनी मातृ शिष्या, भ्रातची पातके लागतात असा पातकी पुरुष कर्मास अयोग्य अस्पृश्य आणि निंद होय तो ही कुंभीपाक नरकात पडतो शास्त्रविधी सोडून कर्मे करणारा अथवा कर्मे न करणारा विष्णू शिव शक्ती सूर्य गणपती यांच्या मंत्रांचे ग्रहण करणारा तो अदिक्षित असे सांगितले आहे प्रवाहापासून चार खाली जो प्रदेश आहे त्यात गंगेच्या अंतर्भावात स्वामी नारायणाचे वास्तव्य आहे वाराणसी बदरी आश्रम गंगा आणि समुद्र यांचा संगम या ठिकाणी मृत्यू आल्यास प्राप्त होते पुष्कर हरिहर प्रयाग तसेच कामरू स्थळ हरिद्वार केदार क्षेत्र मातृपूर सरस्वती नदीच्या काठी वृंदावन क्षेत्र गोदावरी कौशिकी त्रिवेणी हिमालयावर या सर्व ठिकाणी लोभी मनाने दान देणारा तीर्थ प्रतिग्रह करणारा म्हणून समजावे तो कुंभीपाक नरकात पडतो देवावर उपजीविका करणारा देवल म्हणतात शूद्र उपजीविका करणारा सुपकर म्हणतात संध्यापूजा न करणारा पतित म्हणतात हे सर्व कुंभीपाक नारकात पडतात आता इतर कुंडात पडणारे कोणते कुंड ते सांगतो अध्याय चौतीसावा समाप्त